वाल्मिकी रामायण कांड, सर्ग बासष्ट मुनिश्रेष्ठाना असे सांगून मी अत्यंत दुःखाने रडू लागलो मग क्षणभर एकाग्र मन करून भगवान म्हणाले तुझे दोन मुख्य पंख आणि दोन कडेचे पंख डोळे चेतनाशक्ती पराक्रम आणि बळ पुन्हा येईल पुराणात फार मोठे कार्य होणार असल्याचे मी ऐकले आहे तपानेही मला ते दिसले आहे आणि ऐकून मला कळले आहे दशरथ नावाचा कोणी एक विश्वाकुवंशाचा राजा त्याचा पुत्र राम नावाचा मोठा तेजस्वी असा होईल तो आपला भू लक्ष्मण याच्यासह अरण्यात जाईल पित्याने तशी त्या सत्याचारणी रामाला आज्ञा केलेली असे रावण नावाचा राक्षस त्याच्या भारेचे हरण करेल हा राक्षस राजा जन्मस्थानात देवदानवानासुद्धा अवध्य असेल त्या मैथिलीला तो नाना खाण्याच्या भोगण्याच्या पदार्थांची प्रलोभने दाखवेल पण ती महाभागा यशस्वीने कशाचाही भोग न करता दुःखात बुडून राहील वैदेहीला लागणारे खीर हे अन्न जाणून इंद्रमृता सारखे असून देवाना ते अन्न इंद्राकडून आलेले आहे हे जाणून मैथिल ते घेईल पण अगोदर रामासाठी त्यातून काढून भूमीवर टाकेल माझा पतीये किंवा माझा दीर जिवंत असो अथवा देवत्व पावलेले असो त्यांना हे अन्न अर्पण असो असे ती म्हणेल मग रामाने पाठवलेले दूत म्हणून वानर त्यांना हे पक्षा रामाच्या राणीविषयी तू सांगावीस तुला मुळीच जावे लागणार नाही अशा वर्ष तू कुठे जाणार पहा तुला तीव्र राहूनच तू लोकांच्या हिताचे कार्य करू शकशील नव्हे तुलाच त्या दोघां राजपुत्रांचे ब्राह्मणांचे गुरूंचे मुनींचे आणि इंद्राचे कार्य करायचे मला ही या भावाना भेटण्याची इच्छा आहे पण फार प्राण ठरवून ठेवावे असे वाटत नाही हे शरीर मी टाकून देणार आहे तत्वार्थाचे दर्शन झालेले महर्षी असे बोलले किशकिंदाकांडाचा बासष्टावा सर्व समाप्त